वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग चौदावर काही वेळ एकाग्र मनाने चिंतन करून आणि मनाने सीतेला भेटून तो महा हनुमान त्या भवनाच्या तटावर उडी मारून चढला तटावर गेल्यावर महाकपीचे वांग आनंदोत्सुक आनंद आ, आनंद वसंत ऋतूच्या प्रारंभी शेंड्यावर फुलणारे विविध वृक्ष त्याला दिसले मोठे मोठे साल अशोक चंपक उद्दालक नागवृक्ष्युत कपिमुख या वृक्षांना खूप फुले आलेली होती अमरायाने भरलेल्या आणि शेकडो लताने गर्दी केलेल्या वृक्ष वाटिकेवरून तो धनुष्याच्या दोरी पासून सुटलेल्या तीरासारखा उडत गेला नाना प्रकाराने सजलेल्या पक्ष्यांचे नाद उठत असलेल्या रुपेरी आणि सोनेरी वृक्षांनी सर्व बाजूने वेढलेल्या पक्षांनी आणि हरणांच्या कळपांनी चित्रविचित्र दिसणाऱ्या आणि उगवत्या सूर्यासारख्या भासणाऱ्या हृदयंगम बागेत प्रवेश करताच त्या बलवंत हनुमानाला फुले फळे आलेल्या नाना प्रकारच्या वृक्षांनी वेढलेली कोकीळ आणि मोठमोठे मत्त भोंगे त्या नित्य लाभ असलेली माणसांना आनंद देणारी ऋतू <coughs> ऋतूत हरिण आणि पक्षी यांना मत्त करून सोडणारी मत्त मोरांच्या स्वराने निनादत असलेली नाना प्रकारच्या पक्षीगणाने गजबलेली अशी ती बाग दिसली अव्यंग सुंदर राजपुत्रीला शोधत असताना सुखाने झोपलेल्या पक्ष्यांना वानराने जागे केले ते पक्षी उडत असताना त्यांच्या पंखांनी उडलेल्या वाऱ्याचा झपाटा लागून अनेक रंगाच्या नाना प्रकारच्या पुष्पांनी वृष्टी केली फुले अंगावर विखरलेला वायुपुत्र हनुमान त्या अशोकवनिकेत फुलाने डवरलेला पर्व शोभावं तसा शोभू लागला दिशा दिशाना धावत वृक्षराजी गेलेल्या वानराला पाहून सर्व भूताना हा वसंत असे वाटले झाडावरून पडलेल्या नाना प्रकारच्या फुलामुळे भूमी अलंकार लालेल्या सुंदरीसारखे शोभू लागले त्या प्रतापी हनुमानाच्या जोराने झाडे गदगद हलू लागली वानराने रंगीबेरंगी फुलांचा सडा पडला शेंड्यांची पाने तुटलेले फुले फळे गळून पडलेले ते वृक्ष द्यूतात पराजित होऊन वस्त्रे आणि भूषणे टाकून दिलेल्या धूर तर जुगा जुगाऱ्यांसारखे हल झाले हनुमंताच्या वेगाने हलू लागलेले ते मोठे मोठे फलभार असलेले वृक्ष फुले पाने फळे भराभर टाकू लागले पक्षी तर उडून गेलेच होते झाडांच्या त्या फांद्या तेवढ्याच राहिल्या सगळे हलवून टाकल्यामुळे त्यांचा आश्रय घेणे अशक्य झाले के जिथे केस उडत आहेत शुभ्र दातानी ओठ सुकून टाकला आहे नखान आणि जिला जखमा केलेल्या आहेत अशा एखाद्या युवतीप्रमाणे शेपूट हात आणि पायाने चळवट चळवटून टाकल्यामुळे वना वनातील झाडे मोडून अशोक वनिकीची अवस्था झाली पावसाळ्यात वारा ज्याप्रमाणे मेघमाला वेगाने विखरून टाकतो त्याप्रमाणे वानराने मोठमोठ्या लतांची जाळी विस्कटून टाकली तेथे फिरत असताना त्या कपिला रत्नमय भूमी मनोरम रूप्याची भूमी आणि सोन्याची भूमी दिसली विविध आकारांच्या उत्कृष्ट पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या त्यांना ठिकठिकाणी बहुमोल रत्नांच्या पायऱ्या ठेवलेल्या होत्या मोती आणि पोळी यांची वाळू त्यात ते होती त्यांचे तळ स्फटिकांचे होते त्यांच्या तीरावर सोन्याचे ते वृक्ष त्यांना शोभा देत होते उमरलेली पद्मे आणि कमळे यांची वने त्यात होती चक्रवा पक्षांनी त्या शोभत होत्या चातकांचे तिथे घुमत होते हंस आणि सारस यांचेही आवाज निनादच होते त्यांच्या आजूबाजूला उंच उंच वृक्षांची दाटी असलेल्या आणि अमृतासारखे पाणी असलेल्या पुण्यदायी नद्यामुळे त्या भरलेल्या वाहत होत्या <coughs> शेकडो लता त्यांच्या भोती पसरलेल्या होत्या संतान वृक्षाच्या फुलाने त्या झाकलेल्या होत्या नाना प्रकारच्या दाट झाडांनी त्यांचे झरे झाकलेले होते मधून मधून कण्हेरीची झाडे होती त्यानंतर मेघासारख्या वर्णाचा खूप उंच वाढलेली शिखरे असलेला विचित्रकूट पर्वत ज्याच्या सभोवर अनेक सुळके होते कृत्रिम गुहा ठीक ठिकठिकाणी पसरलेल्या होत्या अनेक प्रकारच्या वृक्षांनी जो दाटलेला होता असा तो जगात सर्वात रम्य पर्वत वानर दृष्टीस पडला त्या पर्वतावरून एक नदी खाली पडत असलेली त्या वानराला दिसली प्रियाच्या मांडीवरून उठून खाली पडणारी प्रियाच पाण्यात ज्यांचे शेंडे बुडालेत अशा वृक्षाने ते शोभत होती जणो प्रिय आपताकडून अडवून धरली जाणारी रुष्ट सुंदरीच तिचे परतणारे पाणी म्हणजे कांतावर प्रसन्न होऊन परत आलेली कांतात जणो असे महाकपीला दिसले आपल्यापासून थोड्याच अंतरावर त्या कपिश्रेष्ठ वायुपुत्र हनुमानाला अनेक पक्षीगळाने गजबजलेली कमळाने भरलेली सरोवरे दिसले त्यात कृत्रिम बनवलेले तसेच लांबवर पसरलेले थंड पाण्याने भरलेले रत्ना आणि प्रवाळ यांच्या पायऱ्या असलेले आणि मोत्यांच्या वाळूने शोभणारे असेही सरोवर होते नाना प्रकारचे हरिणांचे कळप आणि नाना प्रकारच्या वनराजेने ते शोभत होते विश्वकर्म्याने मोठमोठे निर्मिलेले प्रासाद तेथे होते कृत्रिम वनाने सर्व बाजूने ते शोभत होते तेथे जे कोणते वृक्ष होते ते फलाफळाने भरलेले होते <coughs> ते डेरेदार होते त्यांना पार बांधलेले होते आणि बसण्यासाठी कट्टे केलेले होते ते सर्व सोन्याचे होते पुष्कळ लता कुंजाने आणि पुष्कळ पानाने गर्द झाकलेला सुवर्ण रंगाचा शेंजपा म्हणजे शिशवी किंवा अशोक वृक्ष त्या ते वा, महावानराला तेथे दिसला त्याच्या ते भोवती सोन्याच्या उंच बैठका मांडल्या होत्या तिथली स्थळे पर्वतावरून उघडणारे प्रवाह सोन्याचे आणखी वृक्ष मोरांसारखे दिसणारे त्याने पाहिले त्या वृक्षांच्या प्रभेने त्या वीर मेरू मेरूसारख्या आपणही सर्व बाजूने कांचनाच झालो असे वाटले सुवर्णाचे अनेक वृक्ष वाऱ्याने हल्ल्यामुळे शेकडो घंटेकांचा नाद व्हावा असा, नाद होताना पाहून हनुमानाला आश्चर्य वाटले शेंड्याला फुल्या आलेल्या कोवळी कोवळी पालवी फुटून सुंदर दिसणाऱ्या त्या पानाने गर्द अशा शिंजपा वृक्षावर तो अतिशय वेगाने चढला रामाच्या दर्शनासाठी आतुर झालेले वैदेही इकडे मला दिसेल ती दुःखार्थ होऊन दैव योगाने ताप सहन करत असलेली <coughs> सीता इकडेच कुठेतरी मला दिसेल चंदन चंपक बकुळ अशा वृक्षाने शोभणारी ही त्या दुरात्म्याची रम्य अशोक वनिकाच आहे निश्चित ही पक्षाने गजबजलेली रम्य कमलिनी इकडे आहे ही राजराणी जानकीच इकडे येत असावे रामाचा वियोग झालेली ही राजाची राणी राघवाला सदा प्रिय असलेली आणि वनात फिरण्यात कुशल असणारी जानकीच येत असावी किंवा हरिण पाडसासारखे डोळे असणारे पण रामाच्या ध्यासाने अत्यंत वाढलेली सीता या वनाची माहिती घ्यावी म्हणून आत्ताच कदाचित इकडे येईल रामाच्या शोकाने व्याकुळ होऊन ती मनोहर नेत्रांची देवी वनवासाविषयी प्रेम असणारी वनात फिरत असताना इकडे कदाचित येईल रामाची प्रिया जनकाची पुत्री आर्या सती पूर्वी वनवासी प्राणांवर नित्य प्रेम करायची संध्याकाळ झाला आहे हे लक्षात घेऊन ती सावळी सुंदर सीता या शुभजला असलेल्या नदीकडे संध्या करण्याकरता निश्चित आहे तिला शोभण्याजोगीच शुभ अशोकवनिका आहे राजा रामाची मान देत असलेली पत्नी पवित्रच आहे चंद्रासारखे तेजमुखावर असलेली ती देवी जर जिवंत असेल तर ती या थंड पाणी असलेल्या नदीकडे अवश्य येणारच त्या वृक्षावर जाऊन अशा प्रकारे राजा रामाच्या पत्नीची तो महात्मा हनुमान वाट पाहू लागला त्या खूप फुलांच्या आणि पानांच्या दाटीत लपून पाहत असताना त्याला सर्व काही दिसत होते सुंदरकांडाचा चौदावा सर्ग समाप्त